एक अतिशय उष्ण दिवस होता अळी आपल्या घरातून पाण्याच्या शोधात बाहेर पडली ती चालत चालत जंगलातील एका नद्याशेजारी पोहोचली जिथे तिच्यासमोर एक सुंदर चमकदार झरा होता पाण्यावर पोहोचण्यासाठी तिला एका तांबूसारख्या पानावर चढावे लागले पण अचानक तिचा पाय घसरला आणि ती थेट पाण्यात पडली अळी खूप त्रासात होती पाणी थंड आणि खोल होते त्यामुळे तिला धडपडावी लागली तिला मदतीची खूप गरज होती झाडावर बसलेले कबूतर तिच्याकडे पाहत होते कबुतराने लगेच तिच्या संकटाचे भान घेतले आणि एक मोठे पान तोडून पाण्यात सोडले कबूतर म्हणाला धीर धर या पानावर चढ अळीने पान पकडले आणि त्यावरून सुरक्षित बाहेर आली ती खुश झाली आणि कबूतराचे आभार मानले तुमची मदत नसती मी बुडाल्यासारखी होते अळी म्हणाली काही क्षणांनी जंगलात एक शिकारी आपल्या जाळ्यासह उभा होता त्याचा उद्देश होता कबूतर पकडणे तो जाळा फेकत होता आणि कबूतर संकटात पडले अळीने आपले धैर्य दाखवले तिने शिकाऱ्याच्या पायाला हलकेच चावले वेदना इतक्या होत्या की शिकारीने जाळा सोडला कबूतर लगेच उडून सुरक्षित ठिकाणी गेला त्या दिवसापासून अळी आणि कबूतर खरे मित्र बनले अळी लहान होती तरीही ती धैर्यवान होती कबूतर मोठा आणि ताकदवान होता तरीही मदतीस नेहमी तयार होता अळीने जंगलात फेरफटका मारताना नवीन ठिकाणे पाहिली झरे फुलांचे पान हिरव्या गवतावर चालण्याचा आनंद तिला मिळाला कबूतर सोबत असायचा आणि सुरक्षित मार्ग दाखवायचा या साहसानंतर जंगलातील इतर प्राणीही एकत्र राहून मदत करण्याचे महत्व समजले अळी आणि कबूतर दोघांनी प्रत्येक प्राणी आणि झाडांसाठी मदत केली कबूतर उडण्याची ताकद इतरांसाठी वापरत असे त्यांचे मित्रत्व जंगलभर पसरले त्या दिवशी अळी शिकली की धैर्य आणि साहस किती महत्वाचे आहेत कबूतर शिकला की छोट्या मदतीनेही एखाद्याचे जीवन बदलू शकते कथेचा संदेश संकटात मदत करा कारण मदत नेहमी फळ देते छोटा असला तरी धैर्य दाखवा मित्रत्व दयाळूपणा आणि साहस जीवनात चांगले परिणाम देतात ही कथा मुलांना शिकवते की जिथे मदत आणि दयाळूपणा असतो तिथे संकट सहज पार होते आणि जीवन सुंदर होते